अध्याय भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभात क्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे श्री शुक म्हणतात एकदा द्वारकेत आपले पुत्र सनक इत्यादी देव आणि प्रजापतींसह ब्रह्मदेव भूतगणांसह सर्वेश्वर महादेव आणि मरुद देवराज इंद्र बारा आदित्य आठ वसु, अश्विनी कुमार रुभू अंगरस अकरा रुद्र विश्वे देव साध्यगण गंधर्व अप्सरा नाग सिद्ध चारण गुह्यक ऋषी पितर विद्याधर किन्नर इत्यादी देवगण मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करून ज्यांनी आपल्या श्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पाप ताप नाहीसे करणारी कीर्ती पसरवली त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले सर्व प्रकारच्या ऐश्वर्यानं समृद्ध असलेल्या त्या दैजिप्पमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थांनी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा म्हणाले हे स्वामी कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षु भक्तीभावाने आपल्या हृदयात वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करीत आहोत हे अजित आपल्या मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नाम रूपात्मक प्रपंचाची त्रिगुण मायेने व्यक्त रूपात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 ते उपासना वेदाध्यय तपशर्यादी कर्मांनी तशी शुद्ध होत नाही जशी शुद्धांत करण मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने होते मोक्ष प्राप्तीसाठी मननशील मुमूक्षू ज्यांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात पांचरात्र विधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चक्रव्यूहाच्या ठिकाणी जितेंद्र विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हवीर द्रव्य देऊन ज्यांचे चिंतन करतात तुमचे स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगीजन हृदयाच्या आत ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्त जना जे परम इष्ट वाटतात तेच आपले चरण हे प्रभो सर्व वासना भस्म हो। हे प्रभो, ही आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सौतीप्रमाणे मत्सर करीत असते तरी सुद्धा तिची परवा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात ते आपले चरण नेहमी आमच्या विषय वासनासाठी अग्निस्वरूप विजय ध्वजच वाटत होता ब्रह्मदेवानी जो धुतला तेव्हा त्यातून कोसळणाऱ्या गंगेच्या तीन धारा तीन पताकांसारख्या वाटत होत्या ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत आणि देवसेना निर्भय झाली होती जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुराना पाताळात नेणारा होता तो आपला चरण आम्हाचे सगळे पाव धुवून टाकू आपण कष्टी होणारे वेसन घातलेले बैल मालकाच्या ताब्यात असावेत त्याप्रमाणे ज्याच्या आधीन आहेत जो कालस्वरूप व प्रकृती पुरुषाच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या पुरुषोत्तमाचा चरण आहे तो आमचे कल्याण करू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 हा पुरुष आपल्याकडून शक्ती प्राप्त करून घेऊन वीर्य बनतो आणि नंतर मायेमध्ये विश्वाचा गर्भरूप महत्त्वाची स्थापना करतो यानंतर तेच महत्त्व त्रिगुणमय मायेच्या माये साह्याने पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनरी ब्रह्मांडाची रचना करते म्हणून हे ऋषिकेशा आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत नाही, आपण त्याने लिप्त होत नाही आपल्या व्यतिरिक्त इतर स्वतः त्यांचा त्याग करून सुद्धा त्या विषयांना भीत असतात सोळा अधिक राण्या आपल्या मंद हास्युक्त नेत्र आणि कामकलांचे प्रदर्शन करूनही आपले मन जराही विचारित करू शकल्या नाहीत त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी दोन पवित्र नद्या समर्थ आहेत एक आपल्या अमृतमय लिलांनी भरलेली कथानदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहणाऱ्या पाण्याने भरलेली गंगा नदी म्हणूनच आश्रम धर्म पाळणारे लोक कानाथान आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात श्री शुक म्हणतात ब्रह्मदेवाने सर्व आणि शंकर यांच्यासह अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले सर्वात मन प्रभो आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती चांगल्या तऱ्हेपरायण साधूांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापना सुद्धा केली आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरवली आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी आणि पराक्रमाने परिपूर्णात आपल्या या लिलांचे श्रमण कीर्तन करतील ती या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील हे पुरुषोत्तमा प्रभो आपण यदुवंशात अवतार घेतल्याला एकशे पंचवीस वर्ष झाली आहेत हे सर्वाधार आता देवांचे कोणतेही कार्यशीलक राहिलेले नाही आपले हे कुळ सुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळ जवळ नष्ट झालेले हे वैकुंठनाथ आपण योग्य वाटत असेल तर आपण परमधामात परम, परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रह्मदेवा तू म्हणालास तसेच मी अगोदरच ठरवलेले आहे तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे परंतु हे यादव पराक्रम शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे हे सर्व पृथ्वी गळून टाकील किनारा समुद्राला रोखून धरतो त्याप्रमाणे मी यांना रोखून धरलेले आहे या उच्छंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच जर मी निघून गेलो तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील हे पुण्यशील ब्रह्मदेवा ब्राह्मणांच्या शापामुळे अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठ मोठे अपशकून होऊ लागले ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना असं सांगितलं श्रीकृष्ण म्हणाले येथे जिकडे तिकडे आजकाल मोठमोठे हो अपशखून होत आहेत शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे म्हणून सज्जन हो आपल्याला जर जगायचं असेल तर आपण येथे राहू नये म्हणून आता उशीर करू नका आपण आजच परमपवित्र अशा प्रभात क्षेत्री जाऊ दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला रोगाने ग्रासले त्यावेळी त्याने तेथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या आपण सुद्धा तेथे जाऊन स्नान करू देवता आणि पितरांचे तर्पण करू त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पकवाने तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दान दक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा त्याप्रमाणे दानांनी आपण संकटे पार करून जाऊ श्री शुक म्हणतात हे कुलनंदना भगवान श्रीकृष्णानी जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवानी प्रभात क्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले परीक्षिता उद्धव श्रीकृष्णांचा एकांत भक्त होता जेव्हा त्यानं ती तयारी पाहिली भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय चरणांवर डोके टेकवून त्यांना त्याने नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना प्रार्थना करू लागला उद्धव म्हणाला हे योगेश्वर देवाधि देव आपल्या लिलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही यावरून मला वाटते की आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकांचा त्याग करणार हे निश्चित केशवा आपल्या चरणकमलांना अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही हे स्वामी आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला हे कृष्णा आपली लीला माणसांसाठी परममंगल आणि कानांना अमृत स्वरूप आहे ज्याला एक वेळ गोडी लागली त्याच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा शिल्लक राहत नाही प्रभो आम्ही तर झोपणे बसणे हिडणे फिरणे स्नान खेळ भोजन इत्यादी सर्व प्रसंगात आपल्या बरोबरच असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसे सोडू आपण वापरलेली माळ चंदन वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नेण्यासाठी अतिशय ते, ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात हे महायोगेश्वर आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लिलांची चर्चा करून मानसा सारख्या कृती करीत जे काही सांगितले स्मरण आपले चालणे बोलणे हास्ययुक्त पाहणे आणि थट्टा विनोद यांच्या आठवणी तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू श्री शुक म्हणतात परीक्षिता देवकी नंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवानी अशी प्रार्थना केली तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सखा व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले अध्याय सहावा समाप्त